पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यादी वाचक विद्यापाटील प्रकरण अकरावे आझाद हिंद सैन्याची उभारणी करणारे राष्ट्रवीर नेताजी सुभाषचंद्र तेवीस एक अठराशे ते अठरा आठ एकोणीशे नेताजी सुभाषचंद्र शालेय शिक्षण घेत असतानाच अनेक चळवळींचे व आंदोलनांचे नेतृत्व अवघ्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडमधील आयएसीएस परीक्षा पास झाले परंतु मोठ्या हृदयाच्या सरकारी नोकरीला लात मारून राष्ट्र सव्विला वाहून घेतले एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना एकोणीशे त्रेचाळीस मध्ये ब्रिटिश व दोस्त राष्ट्रांविरुद्ध उघड सशस्त्र सामना एकोणीशे साली ब्रिटिश सरकारने हद्दपार करून म्यानमारमधील मंडाले इथं पाठवले सुविचार स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी परदेशी जाण्यापेक्षा तुरुंगात राहून मरण पत्करले बरे जय हिंद सारखी घोषणा सैन्याला व राष्ट्राला नेताजींनी दिली मातृभूमीच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा इतिहास एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये दुसरे जागतिक महायुद्ध सुरु झाल्यापासून ते एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वतंत्र प्राप्त होईपर्यंत अनेक राष्ट्रपुत्रांनी आपापल्या दृष्टीचा अनुसरून भारतीय स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी करण्यासाठी प्राणपणाने लढून आपले सर्वस्व अर्पण केले त्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रसभेने दिलेला लढा महत्वाचा आहेच परंतु याच काळात मातृभूमीच्या पदार्थ विमोचनासाठी सुभाषचंद्र बोस यांनी प्रत्यक्ष हाताळलेला मार्ग अभूतपूर्व व असाधारण होता मातृभूमीचे संपूर्ण स्वातंत्र्य हा एकच ध्यास त्यांना आयुष्यभर लागलेला होता कटक व कलकत्ता येथे त्यांचे शालेय व विद्यापीठे शिक्षण झाले या लहान वयापासून त्यांची सुधारणा ध्येय परोपकार बंडखोरवादी वृत्ती त्यांच्या वर्तनातून प्रतीत होऊ लागली या शैक्षणिक काळात ज्या चळवळीवर आंदोलने झाली त्यांचे नेतृत्व सुभाषबाबनकडे असते पुढील काळात नेताजी म्हणून प्रसिद्ध पावलि सुभाषबाबू बालवयापासून नेतृत्व बजावित होत विद्यापीठ युनिटच्या इंडियन ट्रिटोरियल आर्मी मधि त्यांना लष्करी शिक्षण मिळाल होत याचा उपयोग तमांडर झाल्यावर जा झाला एकोणीशे एकोणीस मध्य भारतात जजनवेला प्रचंड हत्याकांड झाल त्याचा त्यांच्या संव्दनशील मनावर मोठा आघात झाला याच काळात वडिलांच्या इच्छेनुरुप आयसीएस होण्यासाठी तिलंडला ग्रि व एकोणीश वीस या परिषद पास होऊन ति एकोणीसशे एकोणतीसमध्ये हिंदु ते हिंदुस्तरात परत आले ते अवघे 24 वर्षांची मोठी परीक्षा पास झाल्यावर सरकारी मोठ्या हृदयावर लाच मारून त्यांनी राष्ट्रसेवेला वाहून घेतले आजाद हिंद सेनेची स्थापना एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांनी हिंदुस्तरातून गुप्तपणी पलायन केले पुढे जर्मनीला गेले तेथून जपान ब्रह्मदेश मलाया इत्यादी पूर्व आशियाई देशांशी संधान बांधले व त्यांचे सहकार्य मिळवून हंगामी प्रतिस्पर्धी शह देण्यासाठी आझाद हिंद सरकारची स्थापना केली या सरकारच्या उपपतीखाली चालणारे आझाद हिंद सैन्य असे राष्ट्रीय लष्कर मुकरर केले चलो दिल्ली व जय अशी घोषणा त्यांनी आपल्या सैन्याला दिल्या तेवीस दहा एकोणीशे रोजी त्यांनी ब्रिटिश व दोस्त राष्ट्रांविरुद्ध उग्र सशस्त्र सामना पुकारला महात्मा गांधींचा पंचहत्वा वाढदिवस आझाद हिंद सैन्याने सशस्त्रक्रांतीच्या घोषणेने हिंदुस्थानाबाहेर साजरा केला पुढे जपानचा पराभव झाला व त्याबरोबर आझाद हिंद सेनेचा प्रभाव होणे स्वाभाविकच होते याच काळात सुभाषचंद्र नभोवाणीवरून अनेक वेळा भाषणे करीत व हिंदी जनतेला आजाद हिंदू सेनेचा व सरकारच्या वृत्तांची माहिती देत असं त्यांचे कार्य तसे सफल झाले नसले तरी त्यांचे क्रांतिकारत्व यात किंचितही कमी होत नाही दोन राष्ट्रवीरांची प्रखर देशभक्ती एकोणीशे चोवीस ते पंचवीसच्या सुमारास घडलेला हा प्रसंग देशाला ललांबू झालेल्या दोन राष्ट्रगणींबाबत आहे एका राष्ट्रगणींना लोक लोकमान्य म्हणतात तर दुसऱ्यांना नेताजी म्हणून संबोधतात दोघांनीही सतीचे वान स्वीकारून महान कर देशासाठी केले व आपले आयुष्य देशासाठी बेसले दोघांची पुण्यतिथी ऑगस्ट महिन्यात येते दोघांनाही प्रखर कारावास भोगले दोघांना शिक्षा ठोडवण्यात येऊन त्यांना मंडळच्या तुरुंगात पटवण्यात आले होते एकोणीसशे ते एकोणीशे या काळात लोकमान्यांना शिक्षा ठोडाळ मंडळ येथे पटवण्यात आले त्यांची पत्नाशी उलटून गेली होती तेथे ते, ते फ्रेंच व जर्मन भाषा शिकले गीताल असखा महान ग्रंथ लिहून हिंदी जनतेला निष्काम कर्म शिकवण दिली व भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची तात्विक बैठक तयार केली एकोणीशे पंचवीस मध्ये एक ऑर्डिन्स बाबत सुभाषबाबूंना हद्दपार करून मंडळीला पाठविण्यात आले तेथील खराब हवेमुळे ते आजारी पडले वया हवे ते जगू शकणार नाहीत असा सरकारी डॉक्टरांचा अभिप्राय होता तसे त्यांना हवा बदलण्यासाठी थंडदेशी पाठवाव पण त्यांची बोट भारताच्या किनाऱ्यावर थांबू देऊ नये अशा सुटकेसाठी अड घातली गेली सुभाषबाबूंना हे बिल्कुल पसंत नव्हते स्वतःचे प्राण वाचण्यासाठी परदेशी जाण्यापेक्षा तुरुंगात राहून मरण पत्करले पडत आपण तुरुंगात मेलो तरी आपले विचार कधी मरणार नाहीत असे त्यांनी परखडपणि सांगितलोकमान्यांना सुद्धा प्रदीर्घ एकोणीश तोणीश चौदा कारावासाची शिक्षा दिली तव्हा आपल्या तुरुंगातील वास्तव्यानिस आपले कार्य अधिक सफल होईल अस उद्गार त्यांनी कोर्टात काढल मंडालच्या वास्तव्याबाबत नजी लिहितात हवा इतकी खराब होती की आमच्यापैकी कोणालाही बौद्धिक श्रम करण्याची ताकद नव्हती पाच वर्षांहून अधिक काळ लोकमान्य इथे राहिले व सतत बौद्धिक जीवन जगले याचे मला आश्चर्य वाटते ज्या ठिकाणी लोकमान्यांनी गीतार अस लिहिले तेथे जाण्याची संधी मला मिळाली ही मोठी भाग्याची गोष्ट असे मी मानतो त्यांनी तेथे ज्ञानसाधना केली त्या म्हणल्या जाण्यात माझी परमपवित्र यात्राच झाली एका राष्ट्रवीराने दुसऱ्या राष्ट्रवीराच्या साधनेस केलेले हे अभिवादन आहे त्यागी वृत्ती व खंबीर नेतृत्व एकोणीसशे पंचेचाळीस एप्रिलमधील प्रसंग राणी झाशी रेजिमेंटच्या तरुणींना व स्वतःच्या फौजेत बाकी राहिलेल्या साथीदारांना घेऊन नेताजी सुभाषचंद्र ट्रकमधून रंगूटपासून बँकाँगकडे रवाना झाले थोडाच मार्ग कापल्यावर लॉऱ्या चिरखा त्रतून पडल्या उरलेला मार्ग पायी चलूनच कापणे भाग होते ब्रिटिश सैनिक नेताजींचा पाठलाग करीत होते त्यामुळे नेताजींची माणसे दिवसा जंगलातून लपून राहत असत व त्यांच्या फौजीला रात्रीच प्रयाण करावे लागे अंधारी रात्र व पडणारा पाऊस यात पायांनी चालूनच त्यांना पुढे जाणे भाग होते असे चालत गेल्यामुळे गांधीजींच्या पायाला फोड आले शरीरावर ठिकठिकाणी रकमा झाल्या त्यातून रक्त गळू लागले स्वतःची अशी अवस्था पाहू नये ते आपल्या सैन्याचे नेतृत्व सांभाळत होते लंगर चालत असताना सुद्धा त्यांनी नेतृत्व करण्याचे थांबविले नाही त्यांच्याबरोबर एक जपानी अधिकारी होता त्याला नेताजींचे हे दुःख पहावेनं एक दिवस तो नेताजींना म्हणाला आपण चालत जाऊन एवढे कष्ट कशाला घेता आपल्याजवळ एक गाडी आहे चला आपण या गाडीत बसा फोड आलेल्या पायांनी चालू नका नेताजींनी त्या अधिकाऱ्यात उत्तर दिले आपण एवढी सारुभूती दाखविदा त्याबद्दल आभारी आहे पण या प्रकारे मी माझे कर्तव्य पार पाडू शकत नाही मी गाडीत बसून प्रयाण करणे व माझ्याबरोबर आलेल्या साथीदारांना चालावे हे योग्य आहे का माझ्या मुलामुलींप्रमाणे असलेल्या साथीदारांना सोडून मी गाडीत बसणे कसे शक्य होईल